श्री गणेशायन महा श्री वासिष्ठ महारामाय उपशम प्रकरणे प्रल्हाद स्वतः ओम हा एक शब्द वाचक शून्य आहे या जगातील प्रत्येक पदार्थ वस्तुतः आत्माच आहे हा चेतन आत्मा मेद अस्थि मंस मज्जा रुधिर यांच्याहून अगदी भिन्न आहे प्रत्येकाच्या हृदयात असून हा आत्मदीप सूर्यादेना प्रकाशित करतो तो अग्निला उष्णता देतो जला धर्म देऊन एखाद्या राजाप्रमाणे त्यांचा स्वतः उपभोग घेतो तो निष्क्रिय असून स्थिर राहत चालत असून निश्चल असतो शांत असून सर्व व्यवहार करत असतो आणि सर्व क्रिया करत असतानाही कोणत्याच क्रियेने लिप्त होत नाही हा आत्मा पूर्वी आज आत्ता या लोकी परलोकी आणि दोन्ही लोके तसेच विहित आणि अविहित कर्माची फले भोगत असता वगैरे सर्व वृत्तीमध्ये नेहमी सम असतो तो, तो वास्तविक अभय असताही कर्मानुरूप स्वतःच उद्भवतो आपल्या केवळ सानिध्याने चतुर्दशे भोगने आणि त्यातील ब्रह्मादिस्तंभ पर्यंत भोक्तृभोग्य भाग निर्माण करून स्थित असतो आणि हेच त्याचे कर्मफल होत जगातील सर्व पदार्थांना सत्ता देणारा तोच असल्यामुळे तो, तो वायूपेक्षाही अधिक स्पंदवान आहे स्थानही अधिक स्थिर आहे आणि आकाशापेक्षाही अधिक निर्लेप आहे ज्याप्रमाणे वायू वृक्षाची पाने हलवतो त्याप्रमाणे हा आत्मा जीवांची मने हलवून सोडतो ज्याप्रमाणे एखादा चतुरसारथी घोड्यांना हकलतो त्याप्रमाणे हा इंद्रियांना चाळवतो एखाद्या दुर्दशेच्या फेऱ्यात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे हा आत्मा देह देहरूपे घरात जणू राबत असतो तसेच एखाद्या राजाप्रमाणे हा विभू जणू नाना प्रकारचे भोग स्वस्तही असतो अशा आत्म्याचा आपण शोध केला पाहिजे त्याचीच स्तुती आपण केली पाहिजे आणि त्याचेच निरंतर ध्यान केले पाहिजे कारण त्याचा शोध लागला म्हणजे जरा मरणरुपी मोहाचे उल्लंघन करून परमपद गाडता येते ज्ञान मात्रानेच याची प्राप्ती होत असल्यामुळे हा अत्यंत सुलभ आहे तसेच स्मरण मात्रे करून वश होणार असल्यामुळे आत्मबंधू प्रमाणे याला जिंकता येणे शक्य आहे हा आत्मा सर्वांच्या हृदय कमलामध्ये वास करणारा भ्रमर आहे आपण आपल्यापासून बऱ्याच दूरच्या अंतरावर असलेल्या मित्रांना मोठ्याने हाक मारावी तेव्हा ते आपल्या जवळ येतात आणि जे जवळ असतात त्यांचा नामोच्चार केला म्हणजेच ते के प्रतिसाद देतात आत्मा हा आपल्या हृदयातच असून प्रणवोच्चाराने त्याचे नुसते स्मरण केले म्हणजे तेवढ्या नेतो त्याच क्षणी सन्मुख होतो यामुळेच त्याच्या नावाने मोठमोठ्याने किंवा हळू सुद्धा हाक मारण्याचे कारणच उरत नाही एखाद्या एखाद्यानिका कसून सेवा तरी ती तीन मनासुपी पान उतारा गोष्ट अश्वर्य संपन्न सुधा सेवा करता से चुकला तरी तो आत्मा से कभी अपमान कर सुगंध तिड़ा द्रव्य पदार्थी माधुरी यांच्या प्रमाणेच हा आत्मदेव सर्वांच्या देहा मध्ये स्थित असतो अनेक दिवसात न पाहिलेला सखाभू अकस्म समोर उभा राहिला असताना त्याची ज्या प्रमाणे ओळख पटत नाही त्याप्रमाणे आत्मा हा जरी आपल्या हृदयातच असतो तरी अविचारामुळे त्याची ओळख पटत नाही परंतु विचाराच्या योगाने ह्या परमेश्वराचे एकदाच ज्ञान झाले म्हणजे प्रिय जनांच्या होणारा आनंद याच्याही भेटीमुळे होतो या परमानंद देणाऱ्या परमश्रेष्ठ आप्ताचे दर्शन झाले म्हणजे आनंद तर होतोच परंतु शिवाय मरणादिकीची भीती वाटत नाही ममत्वादी सर्व आशापाश तुटून जातात कामादी रिपूंच्या नायनाट होतो आणि घरात वेळ पाडणाऱ्या दुष्ट उंदराप्रमाणे असणारी तृष्णा मनाला पोखरणे थांबवते या आत्मदेवाचे दर्शन झाले म्हणजे सर्व जग पाहिल्यासारखे होते याचे श्रवण झाले म्हणजे सर्व श्रवण केल्यासारखे होते त्याला स्पर्श केला म्हणजे अखिल जगाला स्पर्श केल्यासारखे होते आणि त्याच्या अस्तित्वामुळे सर्व जगाचे अस्तित्व सिद्ध होते जागा असतो अविवेकी पुरुषांना शासन करतो आर्तांचे दुःख हरण करतो आणि आपापल्या भावनेप्रमाणे त्याची उपासना करणाऱ्या जीवांच्या मनातील इच्छा पुरवतो तो जगताच्या स्थितीचा स्वतः जीव बनून निरनिळा लोकांमध्ये संचार करतो विषय विलास भोगतो तसेज वस्त्र अलंकार उत्सव हा आतल्यात आपल्या शांत स्वरूपाचा सामान्यता अनुभव घेतो आणि मिऱ्यातील तिखटपणाप्रमाणेच सर्व देहात व्यापून असतो आणि पुढच्या गोष्टींचे अनुसंधान असणे याला चेतना असे म्हणतात आणि वर्तमानकाली पुढे दिसणाऱ्या वस्तूंचे ज्ञान होणे याला कलना असे म्हणतात चेतनाने आणि कलना या दोन्ही या दोन रूपाने आत्मा जगातील सर्व पदार्थ समुदायात अंतर्बाहून अधिष्ठान सत्तेने सर्वत्र स्थित असतो आकाशाचे शून्यत्व वायूचे स्पंदत्व तेजाचे प्रकाशकत्व जराचे रसत्व पृथ्वीचे काठीण्य अग्नीची उष्णता चंद्राची शीतलता आणि जगत गणांची सत्ता हे सर्व धर्म आत्म्याचे आहे शाईमधील काळेपणा बर्फामधील थंडपणा आणि पुष्पातील सुगंध यांच्या प्रमाणेच देहामधील आत्मा हा देहाचा प्रकाशक आहे ज्याप्रमाणे इंद्रिय आणि मन यांच्या व्यापारासह हो, अंतरबाह्य प्रकाशन करण्याचे सामर्थ्य आत्म्याचे आहे कारण प्रकाश हाच त्याचा नित्य स्वभाव आहे सूर्य चंद्राची देवानाही सत्ता देणारा तोच आत्मा महादेव आहे असा तो महादेव मीत आहे यापेक्षा अन्य कोणतीच कल्पना संभवत नाही ज्याप्रमाणे आकाशाला धुळीचा कण आणि कमलपत्राला पाण्याचा थेंब कधी चिकटत नाही त्याचप्रमाणे मला अनात्मवस्तूंचा संसर्ग होत नाही जसा पाषण हा भीतीने कधी कापत नाही तशाच प्रकारे कोणत्याही अनात्मकल्पना माझे वास्तविक स्वरूप बदलू शकत नाही वाळलेल्या भोपळ्यावर कितीही पाणी होतले तरी तो आतून भिजत नाही त्याचप्रमाणे माझ्या देहावर सुखदुःखांचे डोंगर कोसळून पडत किंवा न पडत त्यामुळे माझी कोणती हानी होणार आहे वाथ तेल आणि पात्र मिळून सिद्ध झालेल्या दिव्याचा प्रकाश दोरीने बांधला जाणे कधी शक्य नसते त्याचप्रमाणे सर्व भावात इथं असलेले स्वरूप बद्ध शक्य नाही भाव अभाव काम आणि इंद्रिय यांच्याशी माझा वास्तविक संबंध काय आकाशाला कोणी कशाचा लेप दिलाय का तसेच निराकार मनाला कधी कोणी पीडा देऊ शकेल काय शरीराचे शेकडो तुकडे जरी झाले तरी त्यामुळे आत्म्याचे शरीराचे मातीची घागर तुटली किंवा पार नष्ट झाली तरी त्यामुळे आतील आकाशाला कोणती इजा मन हे अदृश्य पिशाचे असून ते काही कारण नसतानाही मिथ्याच उत्पन्न झाले आत्मबोधामुळे हे जर मन नष्ट झाले तर त्यामुळे आमचे काय नुकसान होणार आहे माझ्या मनात पूर्वी सुखदुःखमयी वासना होती पण सध्या ती स्थिती राहिली नाही आता माझ्या मनात अपरिच्छिन्न शांतीचे सुख पसरलेले वास्तविक भोक्ता भिन्न विषय ग्रहण करणारं भिन्न अनर्थ संकटात पडणारं भिन्न आणि सर्वांचे साक्षीत्व करणारं भिन्न अशा प्रकारची स्थिती असताना त्या सर्वांचे ऐक्य मानून त्यांचा आत्म्यावर आरोप करणे हा केवढा मूर्खपणा आहे कोणत्या इंद्रजालिकाचे हे चातुर्य वस्तुत प्रकृती भोग भोगते मन विषय ग्रहण करते आणि देह संकटामध्ये पडतो अर्थात प्रकृत्या सर्व गोष्टींचा आरोप आत्म्यावर केला हा त्यांचा मूर्खपण आहे परंतु यात आमचे काय कुठे जाते माझ्या स्वतः संबंधाने पाहिले तर मला भोग भोगण्याची इच्छा नाही त्याचप्रमाणे त्यांचा त्याग करण्याची इच्छा मला नाही जे ज्यावेळी येणार असे ते खुशाल आणि ते खुशाल जाऊ मी सुखाची अपेक्षा करत, तसे करत हो नाही तसेच दुःखाची उपेक्षाही करत नाही सुख दुःखाल ये मला काय करायचं या दोहो मध्ये अनेक प्रकारच्या वासना उद्या पावत किंवा त्यांचा अष्ट होतु तर आम्ही त्यांच्या नाही आणि त्याही माझ्या नाही एवढा वेळपर्यंत अज्ञान शत्रूने माझे विवेक सर्वस्व लुटून मला सर्वस्वी नागवले आणि मृतप्राय करून टाकले होते परंतु भगवान श्री विष्णूच्या अचानक प्रसादामुळे मी कोण आहे याचे असून अज्ञान शत्रूच्या तडाक्यातून मी एकदाचा सुटलोय मी शरीर रूपी वृक्षाच्या ढोलीतून आता अहंकार रूपी पिशाच्याला आत्मज्ञानाच्या मंत्राने हाकून लावलाय यामुळे माझा शरीर रूपी महावृक्ष अहंकाररूपी यक्षरहित आणि म्हणूनच अत्यंत पुण्यकारक असा झाला असून प्रफुल्लित झाल्यासारख दिनाची प्राप्ती झाल्यामुळे मी आता परमेश्वरच बनलोय मी सर्व ज्ञातव्य जाणले द्रष्टव्य जाणले आणि जे प्राप्त झाले असता या जगात काही अप्राप्त उरत नाही ते मला प्राप्त झाले आहे पूर्व भाग्योदयामुळे मी सध्या अशा अतिविस्तृत आणि उन्नत विषयरूपी सर्व बाजूला राहिले आहेत मोहरूपी धोके नष्ट झाले आहे आशारूपी मृगजळ शांत झाले आहे सर्व दिशा स्वच्छ झालेल्या आणि उपशम वृक्षाची शीतल छाया सर्वत्र पसरली आहे श्री विष्णूची स्तुती प्रणतीने अहंकार भगवान आत्म्याचे श्री विष्णूच्या कृपेने एवढ्या दीर्घ कालानंतर मला स्मरण झाले मी मोता भगवान विष्णूचा आत्मा सनातन ब्रह्मच असून या अहंकार रूपी शत्रूने मला आजवर फसवून उत्कर्ष पकर्ष आविरभाव तिरो लक्षावधी दशामध्ये आणि आशापाशामध्ये अडकवून तसेच इंद्रियरूपी सर्पाच्या बिळामध्ये मरण रूपे खड्ड्यामध्ये तृष्णारूपी काटेय जंगलामध्ये काम रूपे कोलाहला मध्ये वासनारूपी निभिड वनजालामध्ये जन्मरूपी कृपामध्ये आणि दुःखरूपी दावाग्नीमध्ये ढकलून नाना प्रकारे दुःख दिले सारांश जसा एखादा भित्रा माणूस रात्रीच्या वेळी रानात पिशाच्या तावडीत पडला म्हणजे घाबरून जातो तशीच माझी स्थिती झाली होती परंतु माझ्या स्वतःच्या क्रियाशक्तीमुळे श्री विष्णूच्या मिशाने माझी विवेकदृष्टी जागृत झाली त्या विवेकाच्या प्रभावाने अंतःकरणातील ईश्वर प्रगट झाला आणि त्यामुळे सूर्यबरोबर अंधकार नाहीस होतो त्याप्रमाणे तो अहंकार रुपी राक्षस मला आता दिसेन असा झालाय दिवा मारवला म्हणजे त्याची पुढील गती समजत नाही त्याप्रमाणे मनविवर मध्ये वास करणारा अहंकार कोठे गेला त्याचा आता मागमूसही लागेल असा झालाय सूर्योदय झाल्याबरोबर चोराने पळ काढावा त्याप्रमाणे ईश्वराचा उदय होऊन त्याचे दर्शन होताच माझ्या अहंकाराने पलायन केले वृक्षाच्या ढोलीतून अजगर निघून जावा अज्ञानामुळे उत्पन्न झालेला अहंकार पिशाच्या प्रमाणे अस्त पावल्याने मी आता स्वस्त शांत सुखी आणि प्रबोध संपन्न झालो आहे माझे आत्मधन अहंकार तस्कर नष्ट झाल्यामुळे माझ्या आनंदाला पारावर राहिले नाही एखाद्या पर्वतावर वर्मा पेटलेला असतो तेव्हा त्यावर ते पाऊस पडला म्हणजे त्या पर्वताला थंड येतो त्याप्रमाणे माझ्या मनातील आशारूपी मृगजळ शांत होऊन अंतःकरणात शीतलता उत्पन्न झाली आत्मविचारामुळे चित्तातील सर्व वासना गलित झाल्या मोह दुःखे निराशा स्वर्ग नरक मोक्ष, इत्यादी सर्व भ्रम अहच सं कल्पना भिंतीवरच संभवते आकाशात संभवत नाही ज्याप्रमाणे मलिन वस्त्रावर तांबडा रंग खुलत नाही त्याप्रमाणे अहंकार रुपी पित्तामुळे उन्माद झालेल्या चित्तावर ज्ञान चमत्कृती परिणामकारक परिणाम होत नाही चित्तरूपी शरद ऋतूमधील आकाशातून एकदा अहंकारमेह नाहीसा झाला आणि तृष्णेचा वर्षा बंद पडला म्हणजे त्या ठिकाणी आत्मचंद्राच्या प्रकाशाने युक्त असलेली स्वच्छता विलसू लागते अहंकार रूपी चिखल नाहीसा झाला असून आतील पाणी अत्यंत प्रसन्न झाले अशा माझ्या आत्मानंद सरोवराला आणि हे ब्रह्मन तुलामध्ये नमस्कार असून ज्यातील इंद्रियरूपी नक्र नष्ट झाले आहेत आणि ज्यातील चित्तरूपी वळवाना क्षीण झाला आहे अशा माझ्या आनंद सागराला आणि हे ब्रह्मान तुला माझा नमस्कार असो ज्यावरील अहंकार मेघ निघून गेला आहे आणि ज्यातील आशारूपी दावानं शांत झाला आहे अशा आनंद रूपी पर्वताला माझे नमन असो ज्यातील आनंद कमल प्रफुल्लित झाले आहे आणि चिंतारूपी उर्मी शांत झालेली आहे अशा ब्रह्मस्वरूपी मानस सरोवर पुन्हा नमस्कार असो बुद्धी आणि तिच्या वृत्ती यांच्यातील प्रतिबिंब चैतन्य हे ज्याचे दोन पंख आहेत आणि जो हृद कमल कोटरा मध्ये वास करतो अशा सर्वांच्या मानसहसाला आणि हे आत्मन तुला माझे शतशहा प्रणाम असो ज्याचे स्वरूप शोडश तसे अमृत स्वरूपी आणि नित्य उदित आहे अंधकार नष्ट करतो तसेच जो सर्व व्यापी असून अदृश्य असतो अशा सर्वदा उदित असणाऱ्या शांत चित सूर्याला माझे शतशः नमस्कार असो जो स्वतः निस्तर परम प्रेम रूपी दीपाला प्रकाशित करतो। करते वृत्तिरित स्वभा प्रकाशक है अशा चिद्दीपाला वारंव नमस्कार खरीद शमदमादिनी युक्त मना च योगा मदना नला सतप्त मन ज्याप्रमाणे घणाच्या योगाने तापलेले लोखंड तोडता येते त्याप्रमाणे मी तोडले आहे बही दृष्टी अंतर्मुख केलेली केलेल्या इंद्रियाने मी छेदून टाकले मनाने मनाचा शिरच्छेद केलाय मलीना अहंकाराचे नाक शुद्ध अहंकाराने ठेचले आणि अश्या रीतीने मी आता सर्वत्र विजयी झालोय केवळ चिन्मात्रता हेच माझे स्वरूप आता अवशिष्ठ राहिले श्रद्धेने अश्रद्धेला आणि विवेक कुशल प्रज्ञेने अविचार स्वभाव असल्यामुळे ज्ञ असे ते माझे सत्स्वरूप राहिले आहे त्याला माझे नमस्कार असोच मनाने मनाचा छेद केल्यामुळे आणि ब्रम्ह भावाने देहादेकावरील अहंकार नष्ट केल्यामुळे मी आता निरहंकार स्वच्छ आणि केवळ स्वरूप होऊन राहिलो आहे मी आता बुद्धी अहंकार मन आणि चित्त यांनी रहीत झालं असून केवळ श्वासोश्वास करत असल्यामुळे मी जीवन मुक्ताच्या अवस्थेमध्ये स्थित आहे माझे हे सध्याचे परमोच्च शांती सुख आपल्या अनंत भक्तावर भोगेश्वरिक देऊन अनुग्रह करणारे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र प्रभूती देव यांच्या सुखाहूनही श्रेष्ठ आहे माझा मोह रूपी बेताळ गाडला गेला अहंकार राक्षसपांना इसा झाला आणि दुराशा रूपी दाखिणीच्या कचाट्यातून सुटून मी आता दुःख रहित झालोय माझ्या शरीर रूपी पिंजऱ्यातून अहंकृती रूपी पक्षीण हे तृष्णा रज्जूचे पाश कोठे ओढून गेले कोण झाले देहरूपी वृक्षावरील अज्ञान रूपे घरट्याच्या ज्ञानाने नाश होताच माझा अहंकार रूपे पक्षी कोठे उडून गेला त्याचा मागमूसही लागत नाही दुराशा देहाभिमान इत्यादी भावनांच्या योगाने मलीन झालेल्या आणि भयरूपी सर्पांना हितकर असलेल्या अशा दुर्वासना भोगांचे भस्म करणाऱ्या समाधीच्या अभ्यासाने मी नाहीशा करून टाकले एवढ्या वेळपर्यंत मी कोण होतो कुणाष्ट हो? मी अहंकाराने आजपर्यंत उराशी बाळगला हे केवढे आश्चर्य परंतु अहंकार रुपी काळ्याकुट्ट महामेघाने पूर्णपणे सोडल्यामुळे मी आता ब्रह्म साक्षात संपन्न झालोय मी भगवान आत्मा महावाक्य प्रमाणावरून पाहिला तसेच तो मला मननाने प्राप्त झाला समाधी स्थितीमध्ये मी त्याला आलिंगन दिले आणि व्युत्थानदशे मध्ये आपल्या देहाप्रमाणे मी त्याचा स्वानुभव घेण्याची योजना केली सांप्रत निर्विषय मनन शून्य आणि इच्छा अहंकार चेष्टा भोगकंठा यांनी रहित झालेले मन इंधने संपताच अग्नि आपोआप विस्तृत्याप्रमाणे शांत आणि स्थिर झाले सारे उत्पन्न करणाऱ्या दुस्सह अशा माझ्या महान आपत्ती नाहीशा झाल्या आणि ज्ञानाने अज्ञान बाधित होऊन मला आता महेश्वराची प्राप्ती झाली इति श्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग पस्तीस सर्ग छत्तीस प्रल्हाद म्हणाला मनुष्याच्या आनंदापासून तो तहत हिरण्य गर्भाच्या आनंदापर्यंत जी जी आनंदाची स्थाने आहेत त्या सर्वांच्या अति असलेला निरतिशयानंद रुपे आत्मा मला इतक्या दीर्घ कालाने आठवला आणि त्याचे मला पूर्व भाग्याने दर्शनही घडले भगवन अशा त्या तुला महात्म्याला माझा नमस्कार असो मी तुला पुन्हा पुन्हा वंदन करतो तुझे दर्शन घेतो आणि समाधि दूध आणि प्रमाण तुझाशी समरस हो त्रैलोक मेरा दुसरा बरे आपता है। जो पर दर्शन नहीं तू प्राप्त नहीं तो मृत्यु होने अभक्ता मारतोस भक्त रक्षण करतेस उपासकान अभिष्ठ फल देते रूपाने स्तुति करते गमन करना रूपाने चालत जगत सर्व व्यवहार करते परंतु नित्य अपरोक्ष स्वभाव अस इत कर सत्ते सर्वत्र दर्शन घड़ता है अशा स्थिति तू पढ़ तरी क्या अनेक जन्मार्जित अज्ञा मु जो अंतर पड़े होते ते आज दूर होने आये जा आणि हे बंधू तू मला आज दिसला आहेस कृतकृत्य, करता भरता संसार देठ, रूपेठ असा जो तू त्या तुला माझा नमस्कार असो हातामध्ये चक्र आणि कमल धारण करणारा म्हणजे विष्णू मस्तकावर अर्धचंद्र धारण करणारा म्हणजे शिव देवांचा नाथ म्हणजे इंद्र आणि कमल म्हणजे ब्रह्मदेव असा जो तू त्या तुला माझा नमस्कार असो तुझ्या माझ्यामधील भेद केवळ व्यवहार दृष्टीने आहे परंतु हे भेद कल्पना सुद्धा जलतरंगाप्रमाणेच आहे आपल्या विचित्र कल्पनेच्या योगाने भावा वस्तू वैचित्र यांच्या रुपाने तू नित्य सृज्य पदार्थांचा द्रष्टा दृश्य पदार्थांचा द्रष्टा आणि सृष्टी स्थिती खाली अनंत रूपाने विकास पावणारा असा जोस सर्वस्व आणि सर्व तू त्या तुला माझा नमस्कार असतो इतके दिवस पर्यंत तूच आपला ईश्वर भाव छपून माझे रूपाने प्रत्येक जन्मात अनेक दुखे भोगलीस आता तूच आपल्या स्वरूपाला ओळखून विश्रांती घेत माझ्या दोषानुछंदाने वागून माझ्या दुर्दैवामुळे तेजहीन होऊन तू ऊर्ध्व लोक अधो लोक आणि मध्यलोक यांच्या संचार केलास तसेच विवेकाला अनुकूल असलेले सर्व दर्शनार्ह देखावे ही पाहिलेस परंतु या बाह्य सृष्टीच्या दर्शनापासून तुला अल्पसा सुद्धा पुरुषार्थ प्राप्त झाला नाही कारण हे जगत म्हणजे काष्ट पाषाण जल या वाचून अन्य काहीही नाही या जगात जर काही कर्तव्य असेल ज्याची प्राप्ती झाली असता काहीही प्राप्त होण्याचे शिल्लक राहत नाही अशा प्रकारचे जर काही प्राप्तव्य असेल तर ते तूच आहेस अशा तऱ्हेचा जो तू तो होय देवा मला आज प्राप्त झालायस मी तुला पाहिले आहे तुझ्या लाभ करून घेतला आहे मी तुला आपल्या हातात पकडलाय आणि आता तू माझ्या हातातून निष्ठून जाशील ही गोष्ट सुद्धा बोलायला बुडबुळात सूक्ष्म प्रकाश करण्याच्या रूपाने स्थित असून जर तू सर्व रूप ग्रहण करतोस तर तू मला कसा दिसणार नाहीस ज्याप्रमाणे तीळ आणि फुले एकत्र असली म्हणजे तिळातील तेल स्पर्श मात्राने फुलातील सुगंध ग्रहण करते त्याप्रमाणे जर तू त्वचे योगाने शीतोष्णा पदार्थ ग्रहण करतोस तर माझ्या अनुभव कसा येणार नाहीवणाच्या योगाने अंगावर रोमांच उत्पन्न करतोस तो तू माझ्यापासून दूर कुठे असणार गोड आंबट वगैरे पदार्थ जिव्ह्याच्या टोकाला लागले असता ज्या रसिकाच्या ठिकाणी तत्क्षणी रसोत्पत्ती निर्माण करतात तो स्वतः कोणाला प्रिय होणार नाही जो आपल्याने कंठातील पुष्पमालेचा पुष्पमालेने आपला देह अलं आहे असे प्रत्यक्ष पाहतो त्याचा साक्षात्कार कोणाला होणार नाही ज्या आत्म्याचे वेद शास्त्रे आणि पुराणे सतत वर्णनगान करतात त्याचे एकदा ज्ञान झाले म्हणजे पुन्हा विस्मरण कसे होईल हे आत्मदेवा तुझ्या परावर आणि निर्मल स्वरूपाचे दर्शन झाले म्हणजे ज्या विषयोपभोगामध्ये पूर्वी मन रममान होत असते तेच भोग मग त्यांना गोड वाटेन नसे होतात प्रकाशाने सूर्याला तेजस्वी आणि चंद्राला शीतल केलेस या पर्वताना गुरुत्व तूच दिलेस या वायूला आकाश संचारित्व तूच दिलेस या पृथ्वीला तूच निश्चल केलेस आणि ह्या आकाशामधील पोकळी हि निर्माण केलीस माझ्या महत्ग्याने तू मद्रुप झालायस आणि मी तद्रुप झालोय मी तू झालो आहे आणि तू मी झालोय तुझ्या माझ्या मध्ये भेद राहिले नाही मी आणि तू हे दोन्ही शब्द लक्ष दो बोधक असून ते आता एकमेकांच्या ऐवजी योजले जाणारे पर्यायी शब्द झाले एकाच वृक्षाच्या दोन शाखा बाह्यता भिन्न दिसल्या तरी त्यांच्यात वस्तुता भेद नसतो त्याप्रमाणे उपाधी भेदामुळे तुझ्या माझ्यात भेद दिसला तरी तत्वत तू आणि मी या अभेद शब्दात अभेदन झालाय शब्दांनाही माझा नमस्कार असो हे साक्षीभूत निराकार आणि दिशा काल इत्यादी कामर्यादित अशा आत्मस्वरूपामध्ये राहतोस हे मी कशावरून जाणले असे म्हणशील तर हे मला हे निश्चित माहिती आहे कि लोहचुंबकाच्या सानिध्याने लोखंड चलन पावते त्याप्रमाणे तुझ्या विचित्र शक्तीमुळे मन शुभ होते इंद्रिय वृत्ती स्फुरण पावतात प्राणापान वायू वा, वाहू लागतात अस्थि वगैरे लिंपलेली आशारूपी चांबड्याच्या वाद्याने जखडलेली आणि मनोरूपी सारथ्याने युक्त असलेले देह यंत्र चालू लागतात <coughs> परंतु हे देहरूपी घर आणि त्यातील अहंकार म्हणजे मी नव्हे तर मी केवळ संविध रूप आहे मला या हाडामांसाच्या देहाशी काय करायचं हा देह पाहिजे तर राहो किंवा पडो मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही ज्याप्रमाणे कल्पांत काळी जगाचा उपशम व्हावा त्याप्रमाणे इतक्या दीर्घ माझ्या भ्रमाचा उपशम झाला आणि मला आत्म झाला आणि माझा मिखरा झालो ज्याप्रमाणे कल्पांत झाल्यानंतर शांत होतो त्याप्रमाणे ह्या दीर्घ संसार मार्गात भ्रमण करून करून थकलेला मी आता विश्रांती पावलोय यासाठी सर्वातीत आणि सर्व असा जो मध्रुप तू त्या तुला माझा नमस्कार असो तसे जे गुरु आणि जो वेदांत तुझे मध्रपत्वाने वर्णन करतात त्यांनाही माझा नमस्कार असो साक्षी वृत्ती संपूर्ण भोग्य प्रकाशित करते परंतु जिला उदासी नते ही होतने। सर्वदा आमुद, नहीं तिता पुष्प भात वायु अथवा तिड़ती तू सर्वत्र व्यापन रही तू स्वीरकार ज्यादा रक्षण करतोस देतोस स्फुरण पावतोस आणि हालचाल करतोस त्या अर्थी तुझी ही माया खरोच मोठी विचित्र आहे तू मद्रुपात्मा सर्वकाली नाम रूपात्मक जग निर्माण करून त्यात जीवभावाने प्रवेश करतोस त्याचे प्रतिपालन करतोस त्याचे आणि प्रलयकाळे त्याचा संहार करून आत्म स्थित असतोस ज्याप्रमाणे वटवृक्षाच्या बीजामध्ये वटवृक्ष असतो त्याप्रमाणे परमाण प्रमाणे अत्यंत सूक्ष्म असलेल्या तुझ्या स्वरूपामध्ये हे संसार मंडळ पूर्वी स्थित होते सध्या आहे आणि पुढे असे ज्याप्रमाणे घोडे, हत्ती रथ इत्यादी आकाराचे दिसतात त्याप्रमाणे हे देवा तुही जगातील शेकडो पदार्थांच्या भ्रामक रूपाने भासमान होतोस माझ्याहून ज्याचे स्वरूप अभिन्न आहे अशा बद्धात्म्या जगातील सर्व अनित्य आणि विविध विकारशील वस्तूंचा निराश करून निरतिशयानंदाची प्राप्ती व्हावी असे तुला वाटत असते तर असेल तर असं आत्म्याचे दर्शन करून घेऊन भावाभाव रहित होऊन मुक्त हो तसेच अभिमान कोप अंतकरणाची मलिनता आणि क्रूरता यांचा त्याग कर कारण जे महात्म्य ते प्राकृत गुणसंकटात केव्हाही निमग्न होत नाही पूर्वी आत्म्याविषयीच्या अज्ञानामुळे आपण किती दीर्घ दुर्दशा आणि केवढ्या विपत्ती भोगल्या याचे वारंवार स्मरण करून मी कोण आहे आणि हे काय झाले आहे याबद्दल अज्ञानाचा त्याग कर आणि मोठ्या प्रमाणे शुभ्र दिसेल अशा रीतीने मनापासून हसत राहा अरे आत्म्या तुझ्या मध्ये चिंताग्नीच्या ज्वालाने वेढला गेला होतास असे तुझे दुर्दीन आणि आयास आज निगुन गेले आणि तुझे नष्टाचर्या संपले आज तुझे मनोरथ पूर्ण झाले असून तू देहन राजा झाला सुखे किंवा दुखे बोश करू शकणार नाही इंद्रियरूपी नाठाळ अश्वाना आणि मनोरूपी हत्तीला जिंकून तसेच भूग रूपी शत्रूंचा नायनाट करून तू साम्राज्य पदावर आरूढ झालायस अपार आकाशात प्रवास करणारा आणि निरंतर जगताचे नेहमी गाढ निद्रेत असून एखादा कामुक पती आपल्या कामिनीकडून भोगविलासा करता जागृत केला जातो त्याप्रमाणे तू आपल्या चित शक्तीकडून भोगालोकन रुपी लिहिलेसाठी तेवढ्या पुरता जागा केला जातोस परंतु तू पूर्णत्वाने जागा होत नाही तसेच योग्यांच्या उत्क्रमणाली सुशोमनादी मार्गाचा प्रकाशक तूच आहेस अर्थात शरीरातील प्राणापान वायूंच्या निर, निरोधाचा अभ्यास करणारे योगी ब्रह्मरंध्रातून प्राण बाहेर नेऊन परकाया प्रवेश लोकांतर संचार अर्चिराधी आदी मार्गाने सूर्यमंडल प्रवेश वगैरे गोष्टी करतात तेव्हा तूच स्वयंज्योती त्यांना आपल्या किरणाने मार्ग दाखवतोस तू देहरूपी पुष्पातील आमोद आहेस चंद्रातील परमार्थ सत्या अमृत आहेस वृक्षातील जीवनरस आहेस आणि देहरूपी बर्फातील थंडीही तूच आहेस <coughs> शरीरपी दुधातील घृत जसा तू त्या तुझ्या ठिकाणी सर्व प्राण्यांच्या देहभिमाना कारणीभूत होणारा आश्चर्य कारक स्नेह असून कामा तू देशा अमृत स्वरूप असा तूत आहेस सूर्यादी तेजांचा तूच प्रकाशक आहेस विषयांचा ज्ञाचा तूत आहेस आणि चक्षु आदी करून इंद्रियांचा अभ्यासक अथवा प्रकाशकूत आहेस प्राणादी वायूंची हालचाल करणारा तू आणि गाढ झोप या तिन्ही अवस्थांमध्ये शांत होते आणि तुझ्याच कृपेने ती मरणोत्तर पुन्हा अन्य देहामध्ये दिव्याप्रमाणे कशी प्रगट होते याचा पत्ताच लागत नाही सोन्यामध्ये कटक केयूरादी अलंकार असतात त्याप्रमाणे तुझ्या मध्ये या जगातील येत पदार्थांच्या ओळीच्या ओळी स्थिती असतात मी तू हा वगैरे शब्दही तुझ्या मध्ये असून तूच सहजतेने दुसऱ्याशी बोलतोस ज्याप्रमाणे मंद वायूमुळे फिरणारा आकाशातील मेघ हा हत्ती घोडा वगैरे आकारांचा वरचे वर आलटून दिसतो त्याचप्रमाणे तू भूतमात्रांच्या आकाराचा दिसतोस जळणाऱ्या काष्ठातून निघणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा कित्येकदा घोडे हत्ती वगैरे आकारांच्या दिसतात त्याप्रमाणे तू पृथ्वीवरील सृष्ट पदार्थामध्ये आपणाहून निराळ्या नसलेल्या विविध आकारांचा भासतोस तू ब्रह्मांड रुपे मुक्ता फळांना ओरणारा अविच्छिन्न तंतू आहेस चैतन्य रूपे पाण्याने भरलेले प्राणीरूपी धान्याचे शेत तूच आहेस ज्याप्रमाणे शिजवल्यामुळे मांसातील माधुर्य प्रगट होते त्याप्रमाणे अविद्यारूपी बीजामध्ये अव्यक्त रूपाने स्वरूप तू सर्व रूपाने अभिव्यक्त करतोस ज्याप्रमाणे अंध मनुष्याच्या दृष्टीला एखाद्या वनितेचे रूप लावणे असून नसल्यासारखेच असते त्याप्रमाणे तू नसशील तर जगातील वस्तूची शोभा असून नसल्यासारखीच आहे जसे आरशामध्ये प्रतिबिंबित झालेले आपले लावण्य प्रेमीजनांच्या अलिंगन चंबना आदी विलासासाठी उपयोगी पडत नाही तसे तुझ्या सत्ते वाचून जगातील वस्तू सद्रूप भासल्या तरी अर्थ क्रियाकारी होत नाही सूर्य <coughs> नसला म्हणजे काळोखात पर्वताची उंची असून नसून सारखीच होते त्याप्रमाणे तुझ्या सत्ते वाचून हा देह लाकडाचा ओणका किंवा मातीचे ढेकूळ यांच्या प्रमाणेच जमिनीवर लोळत पडतो ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश पडताच अंधकार दीप नक्षत्रे इत्यादी प्रभाव अथवा बर्फ वितरून जाते त्याप्रमाणे तुझा साक्षात्कार होताच सुखदुःख क्रमाला अजिबात खळ पडतो सूर्याच्या प्रकाशाने प्रात काळी पांढरा वगैरे रंग नाहीसे होतात त्याप्रमाणे ज्ञानाने <coughs> जगातील सुखदुःखे नाही दिव्याचा प्रकाश पडतात म्हणजे दिव्याच्या दर्शनाने अंधकार नवत ज्ञाना तुझ्या सत्तेमुळे स्थितीप्रद प्राप्त झालेली सुखदुःखे तुझ्या दर्शना बरोबर अस्तंगत होतात दीपाच्या अभावी व्यक्त झालेली अंधाराची सत्ता दीपाच्या प्रकाशा नाश व्हावते त्याप्रमाणे जगातील सुखदुःख रूपे ऐश्वर्य तुला अनामायाला पाहून उत्पन्न होते आणि उत्पन्न होताच बीजासह वर्तमान नष्ट होते एका निमेषाच्या लक्षांशा इतकी अल्प असलेली कालाची कला क्षणभंगूर असल्यामुळे आपोआप नाही शिवते त्याप्रमाणे तुझे दर्शन होताच सुखदुःख श्री क्षणभरही राहत एखाद्या गंधर्व नगरीप्रमाणे मिथ्या आणि क्षणभंगूर असलेली सुखदुःखादी भावना अशा रीतीने तुझ्या सत्तेमध्ये उत्पन्न होऊन क्षणभर टिकणारी आणि क्षणात नष्ट होणारी सुखदुःखश्री स्वप्नात उत्पन्न होऊन जागृतीत मरण पावणारी असल्यामुळे कोणाच्या डोळ्यान दिसणार समुद्रातील तरंग ही कमळेच आहेत अशी एखाद्याने कल्पना केली तरी त्यांची माळ तयार करता येणेच नाही तसेच सुखदुःखादी भावना वस्तू जर सत्य कार्य करायला समर्थ असेल तर विद्युत लहरींची माळ तयार करून ते गळ्यात घालायला तरी काय हरकत आहे हे आत्मन तू विवेकी हृदयात राहून सुखदुःखादी लक्ष्मी ग्रहण करतोस परंतु आपली समजस्थिती सोडत नाहीस आता अविवेकी जनांच्या हृदयात तू कसा असतोस याचे वर्णन करायला माझी वाणी असल्यामुळे तुला तितकी रुपये धारण करावी लागतात हे आत्मन तू जरी वस्तुता निरीच्छ निरंश आणि निरहंकार असलास तसेच तू सद्रूप असलास किंवा असद्रूप असलास तरी तू कर्तृत्वाचा अंगीकार केला आहेस परंतु ते कसेही असले तरी अरे हे ब्रह्मांडाचा आकार धारण करणाऱ्या तसेच शांतीप्रय जयकार असो सर्व प्रमाणांच्या अतित असलेल्या सर्व प्रमाणांनी जाणला जाणाऱ्या देवा तुझा जयजयकार असो हे जात आणि अजात क्षत आणि अक्षत भाव रूपे आणि अभाव रूपे जयय आणि अजय देवा तुझा जयजयकार असो मी आता आनंदित झालो आहे शांत झालो आहे स्थिर झालो आहे आणि माझे मला पूर्ण ज्ञान झाले आहे मी आता अविद्येला जिंकल्यामुळे विजयी झालो आहे आणि इतर परिण्यासाठी जगत आहे मला माझा नमस्कार असो हे भगवान हे आत्मन तुझा साक्षात्कार होऊन तू आणि मी आता एकरूप झाल्यामुळे माझे सर्व अनर्थ आता नाहीसे झाले आता अर्थात मला बंधन कोडचे विपत्ती कोटची आणि संपत्ती कोणची आणि जन्ममोठचे सारता शास्वत असे विश्रांती सुख अनुभवत राहणार उपशम सर्ग, <coughs> सर्ग सदतीस श्री वशिष्ठ म्हणाले अशा रीतीने विचार करता करता तो शत्रुनाशक प्रल्हाद निर्विकल्प समाधीचा परमानंद भोगण्यात घडून गेला होता निर्विकल्प समाधीमध्ये आपले स्वरूप साम्राज्य भोगत असताना तो प्रल्हाद एखाद्या चित्रात रेखाप्रमाणे किंवा एखाद्या पर्वतावरील कोरलेल्या मूर्तीप्रमाणे निश्चल दिसत होता या प्रकारे भुवनाच्या मध्यभागी असलेल्या मेरूप्रमाणे तो दानव इंद्र आपल्या मंदिरात <coughs> समाधी सुख भोगण्यात गडून गेला असल्याच्या स्थितीत पुष्कळ लटून गेला तेवढ्या अवधीत मोठमोठ्या दानवांनी त्याला जागृत करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु एखाद्या बीजाला अकाली कितीही पाणी घातले तरी त्या बीज कोशापासून अंकुराची उत्पत्ती होत नाही त्याप्रमाणे तो महाबुद्धिवान प्रल्हाद त्या दानवांच्या प्रयत्नाने जागृतीच्या अवस्थेत आलाच नाही अशा रीतीने ब्रह्मस्वरूपाशी ताबात्म्य पावलेला तो दानवेंद्र प्रल्हाद आपल्या नगरामध्ये हजारो वर्षपर्यंत एका असून त्या स्थितीत एखाद्या पाषाणामध्ये सूर्याची मूर्ती कोरलेली असावी त्याप्रमाणे परब्रह्माशी समरसता पावल्यामुळे तो, पावल्या तो निजानंदामध्ये एवढा मग्न होऊन गेला होता की ज्याप्रमाणे मृत मनुष्याचा देह हा काही हालचाल न करता स्वस्थ असतो त्याप्रमाणे त्याचा देह आभास मात्र दिसत होता यावेळी त्या रसादर मंडळामध्ये अराचकता मारली आणि बलवान असला म्हणजे मग तो सजाती असो किती असो त्याने पीडा द्यावी आणि त्यांचा वध करावा अशा भयावहन्या हिरण्यकशिपुचा वध झाला आणि त्याचा पुत्र प्रल्हाद हा तर समाधी बसला अशा स्थितीत दानवांच्या राज्यात कोणी शास्त्राच राहिला नाही दानवांनी आपल्या प्रयत्नांची शिकष्ट केली तरी प्रल्हादाची समाधी काही उतरेना ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी भ्रमराना विकास पावलेले कमल आढळू येत नाही त्याप्रमाणे त्या ते दानवांना त्यांचा राजा समाधीपासून जागा झाल्याचे दिसून आले नाही ज्याप्रमाणे सूर्यास्तानंतर मनुष्याची हालचाल बंद पडते त्याप्रमाणे दलितचित्त झालेल्या प्रल्हादाची प्रबोध वार्ताही ऐकू ये नशी यामुळे सर्वदान दानव उद्विग्न होऊन गेले त्यामध्ये जे दुर्बल होते ते वाट फुटेल तिकडे पळून गेले पण जे बलवान होते त्याने बळी तो कानपिढी या न्यायाने झिकडे तिकडे अंदाजे माजवले पाताळात अराजक स्थितीमुळे मात्र न्याय सुरू झाला आणि सर्वत्र अनवस्था प्रसंग ओढवला जे बलवान होते त्यांनी स्त्रियांच्या अंत पुरा शिरून त्यांचे लज्जा हरण करावी त्यांना पीडा द्यावी परस्परांचे वस्त्र हरण करावी अशा तऱ्हेचे अनन्वित डवळ्या दरवड्या पडू लागले सर्वत्र रडण्याचे भयंकर आक्रोश ऐकू येऊ लागले राजधानीच्या आसपासच्या बागा उद्ध्वस्त केल्या गेल्या नगरातील घरातून पाहिजे त्याने शिरावे तेथील चीज वस्तू लुटावी घरातील मालकाचा छळ करून निघून जावे अशा रीतीचे अनास्था मारले सर्व कोणाला अन्न मिळेना कि एखाद अकाली उत्पन्न झालेल्या उत्पादनामुळे सर्व दिशा धुळीने व्याप्त झाल्या देवांची पोरे सुद्धा दैत्याना जर्जर करू लागले आणि राक्षस पिशाच्या दिन तामसभूताने जिकडे तिकडे धांगडधिंगा सुरू केला अशा रीतीने ते सर्व पात उद्ध्वस्त झाले तेथील सर्व संपत्ती लुटली गेली आणि सर्व प्रदेश प्राणी अंदाधुंदी माजली स्त्रिया धन मित्र स्नेह आणि कलह यांच्या संबंधाने कसलाच नियम राहिला नाही धन आणि स्त्रिया यांचे हरण होऊ लागले त्यामुळे जिकडे तिकडे रडण्याचे आक्रोश सुरू झाले कलियुगातील प्रजेप्रमाणे सर्व पाताल दुःखाचे माहेरघर बनले आणि सर्वत्र भीतीचे आणि उद्विग्नतेचे साम्राज्य पसरले इथे श्री वासिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे सर्व सदतीस श्री वसिष्ठ पुढे म्हणाले रामा नंतर सर्व जगज्जालातील नियतीचे पालन करणे ही ज्याची क्रीडा आहे असा क्षीर समुद्रातील शेष शयेवर चातुर्मास स्वस्थपणे निजलेला हरी कार्तिक महिन्याच्या अखेरीस देवकार्य साधून देण्यासाठी म्हणून जागा झाला आणि त्याने त्यावेळी त्या जगस्थिती लिलेने अवलोकन केली त्याने प्रथम मनानेच देवांची स्थिती पाहिली नंतर भूलोकातील जनाचे शुभाशुभ आचरण अवलोकनात आणले आणि शेवटी दैत्यांच्या स्वाधीन केलेल्या पाताळातील स्थितीचे मनानेच पर्यालोचन पर्या केले तेव्हा पाताळातील प्रल्हाद समाधीमध्ये स्थिर झाला असून इंद्राच्या राजधानीत संपत्तीचा पूर आला आहे असे त्याला आढळून आले त्यावेळी क्षीरसमुद्रामध्ये शेष शय्येवर शे पद्मासन घालून बसलेल्या आणि सर्वांच्या अंतःकरणात संचार करणाऱ्या शंखचक्र गदाधारी भगवान हरिच्या त्रैलोक्य कमलावरील अति मोठ्या भ्रमराप्रमाणे असलेल्या मनशरीरात येण्याप्रमाणे विचार उत्पन्न झाले कि अरे रे प्रद समा, समाधी साम्राज्याचे अनुपम सुख भोगण्यात घडून गेला असता निर्नायक झालेली ही पातळ सृष्टी बहुतेक दैत्यहीन झाली दैत्यांचा अभाव झाल्यामुळे देवांचे राज्य निष्कंटक झाले असून अनावृष्टीकाली नद्या जशा निशब्द होतात त्याप्रमाणे सांप्रत देव शांत झालेत ज्याप्रमाणे पाणी न शिंपलेली लता रुन शुष्क होते त्याप्रमाणे व रित होतील आणि त्यांच्या पदाप्रत जाऊन पोहचतील सारांश अशा रीतीने देव शांत झाले आणि त्यांनी दैत्यांचा आणि मनुष्यांचा द्वेष करण्याचे आपले व्रत सोडून दिले म्हणजे स्वर्गाचीही किंमत नाही शिवून यज्ञ तपश्चर्यादी क्रिया बंद पडतील त्यामुळे मग कर्मभूमी कारण हे त्रिभुवन संकल्पा पर्यंत राहावे असा जो मी संकल्प केला आहे त्या संकल्पाला यामुळे बाधा होईल उष्णतेने बर्फाचा तुकडा वेचवून जावा त्याप्रमाणे त्या, त्या संकल्पाचा अकालीच नाश जगताचा क्षय झाला म्हणजे त्याबरोबर माझ्या लिलेचाही क्षय होणारच परंतु त्यापासून या आकाशातील उपसंहार करून पूर्णात्म पदे कायमचा लीन होईल परंतु अशा रीतीने जगताचा आणि माझ्या लिला शरीराचा अखादी लय होण्यापासून कोणतेच कल्याण होणार नाही यासाठी दानव जगावेत अशी माझी इच्छा आहे जगले देव, देव असले मनुष्य प्राणी यासाठी मी अगोदर रसा तळाला जाऊन प्रल्हादाला सावध करतो आणि वसंतादि ऋतू वृक्षाला नवीन जन्म देतात त्याप्रमाणे मी त्याची पुन्हा राजपदावर स्थापना करतो प्रल्हादाशिवाय दुसऱ्या कोणाला दानवाधिपती केल्यास तो देवांचा घात केल्याशिवाय राहणार नाही परंतु प्रल्हादापासून देवाना भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही प्रल्हादाचा हा अखेरचा जन्म असल्यामुळे त्याचा देह अत्यंत पवित्र आहे आणि तो कल्पपर्यंत टिकणार आहे कारण प्रल्हादाने कल्पर्यंत राहावे अशी परमेश्वराने पूर्वी करून ठेवलेली निश्चित योजना आहे यासाठी त्या दैतेंद्राकडे जाऊन एखादा मेघ आपल्या गर्जनेने पर्वतामध्ये किंवा नदीच्या काठी निजलेल्या मयुराला जागृत करतो त्याप्रमाणे मी त्याला समाधीतून जागृत करतो जीवनमुक्तांच्या असंशक्ती लक्षण समाधीमध्ये आणि चेष्ट मनस्थितीमध्ये असलेला प्रल्हाद केवळ सान्निध्यामुळे एखादे रत्न शेजारच्या पदार्थाचे प्रतिबिंब धारण करते त्याप्रमाणे असुरांचे आधिपत्य करो कारण असे धारे म्हणजे या सर्गाचा संहार देव आणि असुर यांचे कलह हो अर्थात युद्धे कायम राहतील आणि त्यामुळे माझी लीला अव्याहत चाले वास्तविक जगताचे उदय आणि अस्तहे हे जरी माझ्या दृष्टीने सारखेच तरी जी स्थिती आहे ती तशीच चालू राहणे हेच इष्ट आहे जी आहे ती परिस्थिती बदलण्यापासून काय फायदा यावर कोणी म्हणे की योग निद्रेचे अनिर्वचने सुख टाकून प्रल्हादाच्या नगरात जाण्याचा एवढा खटाटोप तरी मी काय म्हणून करावा पण ही शंका बरोबर नाही कारण जगताची उत्पत्ती अनुत्पत्ती नाश किंवा स्थिती यांच्या प्रमाणेच योग निद्रेचे आणि गमनाचे श्रम ही सुद्धा माझ्या दृष्टीने सारखीच आहे कारण जो प्रयत्न अबुद्धीपूर्वक अर्थात अभिनिवेशरहित होत असतो तो योग स्थितीमध्येच होतो असे म्हणायला हरकत नाही तेव्हा मी आता पाताळात जाऊन त्या सुरेश्वराला जागृत करतो परंतु मी पाताळात गेलो तरी अज्ञ जनाप्रमाणे संसारलीला न करता आपल्या स्वरूपामध्ये सूर्य जसा कमला जागृत करतो त्याप्रमाणे दैत्यांच्या दैत्यपुरात जाऊन मी प्रल्हादाची समाधी उतरवून त्याला देहभानावर आणतो आणि वर्षा ऋतू चंचल मेघजाला हिमालयासारख्या पर्वतावर नेऊन स्थिर करतो त्याप्रमाणे प्रल्हादाला दानवाधिपती करून मी अखिल जगाला स्थैर्य आणतो इथे श्री वाशिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे सर्ग अडतीस